वाल्मिकी रामायण कांड, सर्ग पासष्ट सर्व सैन्य जमा करून आणि वाटेट केवळ एक महिना काढून एकटा शत्रुघ्न त्वरेने पुढे गेला तो शूर रघुनंद पवित्र उत्तम वास करण्याकरता म्हणून गेला मुनी श्रेष्ठ महात्मा वाल्मिकीना अभिवादन करून हात जोडून तो त्यांना म्हणाला भगवान वडील बंधूंच्या कामा करता मी इकडे आलो आहे येथे मी मुक्काम करू इच्छितो उद्या सकाळी मी घोर पश्चिम दिशेकडे जाईल शत्रुघ्नाचे बोलणे महात्म्याला म्हणाले महा यशवंत तुझे स्वागत आहे सौम्या राघव फुलाचा हा स्वतःचा आश्रम आहे तुला मी अर्घ्य पाद्य आसन देतो ते मोकळ्या स्वीकार मग तो सत्कार आणि फळामुळांचे भोजन स्वीकारून शत्रुघ्नाने तो आहार केला त्याने त्याची ते पराकाष्ठाची तृप्ती झाली फळेमुळे खाल्ल्यानंतर तो महर्षीना म्हणाला आश्रमाच्या जवळच अगोदर त्याचा प्रश्न ऐकून वाल्मिक शत्रुघ्न आणि धार्मिक होता तो सुदास पुत्र बाल असताना मृगया करू लागला तेव्हा त्या शिवराला एक राक्षसाची जोडी क्रूरपणे पशुंच्या हिंसा करीत असलेली दिसते वाघाच्या रूपात असलेले ते दोघे भयंकर राक्षस हजारो हरिण खाऊन टाके होते तरी त्याला संतोष होत नव्हता त्या राक्षसाने मारून मार खाली पडल्यावर तो पुरुष श्रेष्ठ सौदास निश्चिंत आणि क्रोध विरहित होऊन मारलेल्या राक्षसाला पाहू लागला तो पाहत हे बघून त्या राक्षसाचा जोडीदार अतिशय संताप करून सवदास ज्या अर्थी तुझा काही अपराध केला नसताना तू माझ्या जोडीदाराला त्या राजाने या आश्रमाच्या जवळच अशम्य महान यज्ञ केला त्या यज्ञावर वसिष्ठानेही देखरेख ठेवली तो यज्ञ फार मोठा झाला आणि अनेक अनेक वर्ष चाललाय तो पराकष्ठाच्या शोभेने समृद्ध देवांच्या यज्ञाप्रमाणे झाला ब्राह्मणाच्या रूपात राक्षसाने उच्चारलेले हे शब्द ऐकून राजा उत्कृष्ट स्वयंपाक करणाऱ्या आचार्यांना म्हणाला हवन करण्याजोगे मांसाचे असे चविष्ट भोजन झटकन तयार करा कि ज्या योगे गुरु संतुष्ट होते राजाच्या आज्ञेने आचार्याचे मन गडबडून गेले तोच राक्षस फिरून आचार्याच्या वेशाने सांगितले हे हवन करण्यासयुक्त अन्न मी आणले आहे त्याने ते भोजन वशिष्ठाने आपल्या मदयंती पत्नी सह वाढले नरस ते भोजन राक्षसाने आणलेले मांसाचे होते ते मनुष्य मांसाचे भोजन आणले हे कळून तो ब्राह्मण पराकषाचा संतप्त होऊन बोलू लागला राजन ज्या अर्थी हे भोजन मला देण्याची तुला इच्छा झाली त्या अर्थी हेच तुझे भोजन होईल हे ऐकून सौदासाने त्याचे निवारण केले ते म्हणाले राजन भगवान वशिष्ठ ऋषी आपले प्रभू आहे म्हणून देव तुले पुरोताला प्रतिशाप देऊ शकत नाही तेव्हा ते क्रोधमय आणि तेजबलाने युक्त झालेले पाणी धर्मात्म्याने खाली सोडून आपल्या पायावर शिंपडले त्या योगीच्या पाया पांढऱ्या पायांचा म्हणून कलमाशपाद काळ्या पांढऱ्या पायांचा या नावाने प्रसिद्ध झाला मग राजाने आपल्या पत्नी सह वरचे वर त्यांच्या पायाकडून ब्राह्मण रूपाने त्यांनी जे म्हटले होते ते त्यांना पुन्हा बोलून दाखवले ते ऐकून आणि राक्षसाने राजाचे वाकडे केले ते लक्षात ठेवून वशिष्ठ पुरुष श्रेष्ठ राजाला पुन्हा म्हणाले मी रागाच्या भरादे शब्द बोललो ते व्यर्थ जाणे शक्य नाही पण मी तुला वर देतो बारा वर्षाच्या काळानंतर या शापाचा शेवट होईल आणि राजेंद्रा माझ्या कृपेने मागे झालेल्याचे तुला स्मरण राहणार नाही अशा रीतीने त्या शत्रुनाशक राजाला शाप भोकल्यानंतर पुन्हा राजे मिळाले आणि त्याने पूर्वीप्रमाणे प्रजेचे पालन केले त्या कलमाशपादाचे हे शुभ यज्ञस्थान ज्याच्याविषयी तू विचारलेस ते या आश्रमाच्या जवळ आहे राजश्रेष्ठाची ते भयंकर कथा ऐकल्यानंतर शत्रुघ्न महर्षेना अभिवादन करून पर्णशाळेत फिरला उत्तरकांडाचा पासष्टावा सर्ग समाप्त